पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय अकरावा 12.1.31. एक एकतीस भगवान कृष्णाला कृपा करण्याची विनंती करत अर्जुन म्हणाला हे देवादी देवा आत्म्याबद्दलचे देवा, सत्य तुम्हाला समजून सांगितल्यामुळे माझे अज्ञान दूर झाले आहे तू सर्वोच्च निर्माता आणि प्रलय करणारा असलास तरी तू मात्र अविनाशी आहेस त्यामुळे शक्य असेल तर तुम्हाला तुझ्या दैवी स्वरूपाचे ज्ञान करून दे श्री भगवान म्हणाले हजारो प्रकारची माझी दैवी रुपे आहेत व त्याचे विविध रंग आहेत आदित्य अष्टवसु, अक्रारुद्र रुद्र आणि इतरही सर्व सजीव वा निर्जू सृष्टीचा त्यात समावेश आहे परंतु तुझ्या या चर्मचक्षुंनी तू माझे ते दिव्य रूप पाहू शकत नाहीस त्यामुळे ते रूप पाहता यावे म्हणून मी तुला आता दिव्यदृष्टी देतो संजय धृतराष्ट्राला म्हणाला हे राजा अशा प्रकारे अर्जुनाशी बोलल्यानंतर भगवान कृष्णाने त्याला आपले भव्य दिव्य रूप दाखवले त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे आपण आकाशात दररोज एकच सूर्य पाहतो परंतु कल्पना कर की आकाशात हजारो सूर्य तळपू लागले तर आकाश जोड़़़ प्रकाशाने जळजळेल त्यापेक्षाही जास्त दृष्टी दिपवणारे ते रूप होते त्या रुपाच्या अंगावरील दागिनी आणि शस्त्रास्त्र हेही दिव्य होते ते पाहून अर्जुन असा काही शहरला की त्याच्या अंगावरील केस उभे झाले आणि थरथरत श्रीकृष्णाची स्तुती करत तो म्हणाला हे देवा मला तुझ्या देहामध्ये सगळ्या गोष्टी आणि सगळे लोक दिसत आहेत तिथे ब्रह्म आणि शिव आहे सर्व ऋषी तिथे आहेत त्याचप्रमाणे पवित्र सर्पई तिथे आहेत त्या तुझ्या स्वरुपात मला तुझे अगणित हात आणि चेहरे दिसत आहेत किंचितही डाग नसलेल्या प्रकाशाने तू चमचमताना मला दिसतो आहेस या विश्वाचा तूच मूळ पाया आहेस तूच सनातन काळ आहेस आणि सनातन नियमांचा रक्षकही तूच आहेस जिथे कुठे मी पाहतो तिथे मला तुझ्या शहराचे भाग दिसतात सूर्य आणि चंद्र हे तुझे डोळे आहेत स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधे तूच भरलेला आहेस तुझ्या दिव्य तेजाने हे विश्व पेटलेले आहे तुझ्याकडे हे विश्व आश्चर्यचकित होऊन पाहते देव, देवषी आणि सिद्ध पुरुष हे सर्व तुझ्यासमोर हात जोडून उभे आह आणि तुझे स्तवन करत आहे तुझे हे भव्य रुप आणि दिव्य तेज पाहून माझा थरकाप होतो आह माझा हरवला असून मी मनशांती गमावली आहदेवा माझ्यावर कृपा कर या सर्व लोकांना मी तुझ्या मुखामध्ये घाबरून प्रवेश करताना पाहतो आहे आणि ज्याप्रमाणे पतंगाला अग्नी जाऊन टाकतो त्याप्रमाणे तुझ्या खाली, त्याचा भुगा होताना मी पाहतो आहे अशा भयानक स्वरुपातील तू कोण आहेस मला तुझ्या स्वरूपाचे आकलन होत नाही श्री भगवान म्हणाले या जगाचा विनाश करणारा मी का आहे तू युद्ध करत करू नकोस परंतु दोन्ही बाजूकडील हे सर्व योद्धे मरणारच आहेत ईश्वरी इच्छेचे पालन करणारे तू केवळ निमित्त आहेस अर्जुन म्हणाला सर्व जगाचे निवासस्थान असलेल्या हे देवा तू अविनाशी आहेस तुझ्यामध्ये सर्व जीव आणि निर्जीव राहतात शिवाय दोघांच्या पलीकडे असलेले सुद्धा तुझ्यातच राहतात तू तु या विश्वाचे आश्रयस्थान आहेस तू एकच अशी गोष्ट आहेस जिचे ज्ञान होणे आवश्यक आहे तू वायू यम अग्नि आणि प्रजापती आहेस मी तुझा सहस्र वेळा करतो आता तू तु तु तुझे मूळ रूप मला दाखव त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझे तुझ्यावर प्रेम असल्यामुळे मी तुला माझे विश्रूप दर्शन घडवले तू आज असे काही पाहिलेस की जे पाहण्याची दृष्टी वेदांच्या व इतर कशाच्याही अभ्यासातून प्राप्त होऊ शकत नाही तसेच ही तसे दृष्टी धार्मिक विधी केल्यामुळे दानधर्माळे वा अधिकारी पुरुषांमुळेही प्राप्त होऊ शकत नाही माझे हे रूप पाहिल्यामुळे तू घाबरू नकोस तू तु तु तुझी भीती दूर कर शांत हो आणि हे माझे परिचित रूप पहा माझे जे रूप तू पाहिले ते देवांकरताही दुर्लभ आहे केवळ शुद्ध भक्तीद्वारेच ते दिसू शकते जो माझ्याकरता काम करतो जो माझ्या स्वतःचे अंतिम कल्याण पाहतो तोच माझा भक्त होत असतो जो सर्व प्रकारच्या आसक्तीपासून स्वतःला मुक्त करतो व सर्व प्राणीमात्रावर प्रेम करतो तोच माझ्यात विलीन होतो टीप या आणि मागील प्रकरणाचा मी मुद्दाम संक्षेप केला आहे हे प्रकरण काव्याने पूर्णपणे भरलेले आहे त्यामुळे मुळातून वा अनुवादाद्वारे यांचे वारंवार वाचन केले पाहिजे असे केल्यामुळे आपण भक्तिरसाद डुंबून जाऊ आपण अशा प्रकारे भक्तिरसाद डुंबतो की नाही याची कसोटी आपण शेवटच्या श्लोकाद्वारे पाहू शकतो संपूर्ण शरणागतीशिवाय आणि सर्व प्राणी प्राणीमात्रांच्या प्रेमाशिवाय भक्ती अशक्य असते ज्या विश्वविनाशक काळस्वरूपी ईश्वराच्या मुखात सर्व जग नष्ट होण्याकरता प्रवेश करण्यास उत्सुक असते त्या ईश्वराचे आपण चिंतन केले तर आत्मसमर्पण आणि सर्व प्राणीमात्रांशी तादात्म्याची भावना या गोष्टी आपण सहज साध्य करू शकू आपली इच्छा असो व नसो आणि लवकर म्हणावा उशिरा ही भवितव्यता आपल्या शिरावर सदैव लटक असते अशा प्रकारे लहान आणि मोठा श्रेष्ठ कनिष्ठ स्त्री पुरुष मानव आणि निम्नस्थळीतील प्राणी हे सर्व नाहीसे होणार आहेत विश्वविनाशक ईश्वराच्या मुखातील एखाद्या घासाप्रमाणे आपण आहोत हे पाहिल्यानंतर आपण नम्र झालो पाहिजे व स्वतःला शून्याप्रत नेऊन सर्वांची मैत्री केली पाहिजे आपण असे केले तर ईश्वराच्या या भयानक स्वरुपाची आपल्याला भीती वाढणारच नाही उलट त्यामुळे आपल्याला मनशांती मिळेल